स्कंध तिसरा अध्याय तिसावा नारदांकडून देवी व्रताची प्रेरणा ह्याप्रमाणे विचार करीत ते राम लक्ष्मण स्वस्त बसले असता अकस्मातून ऋषी अवतीर्ण झाले आणि सुस्वराने भूषित असलेले प्रचंड वीणावाद्य वाजवीत आणि सामगान करीत ते रामा समीप आले ते दृष्टीस्पर्धताक्षणी महा तेजस्वी राम उठला त्याने त्यांना शुभ केला त्यांना आसन अर्ध आणि पाद्य देऊन त्यांचा सत्कार केला ह्याप्रमाणे उत्कृष्ट पूजा केल्यानंतर तो राम हात जोडून उभा राहिला आणि नारद मुनी केल्यावर के तो हरी त्यांच्या समीप बसला तेव्हा अनुज्ञासह मनामध्ये दुःखी होऊन बसलेल्या त्या रामाला मुनिश्रेष्ठ नारद प्रेमाने कुशल प्रश्न करून म्हणाले राघवा एखाद्या प्राकृत जनाप्रमाणे तू कावरे शोकाकुल झाला आहेस दुरात्म्या रावणाने सीता हरण करून नेल्याचे मी जाणत आहे मी स्वर्ग गेलो असता तेथे स्वतःचे मरण न जाणणाऱ्या मोहामुळे जानकीला हरण केल्याचे वृत्त श्रवण केले हे प्रजाधिपते कखुच्च कुलोत्पन्न रामा रावणाच्या मृत्यू तुझा अवतार आहे आणि येतर्थच त्याने जानकी हरण केली आहे पूर्व पूर्वजन्मी ही जानकी तपश्चर्या करणारी मुनिकन्या होती ती सुहास्यवदना वनामध्ये तपश्चर्या करीत बसली असताना रावणाच्या दृष्टीस पडली नंतर हे राघवा माझी भार्या हो म्हणून रावणाने तिची प्रार्थना केली असता तिने त्याचा धिक्कार केला परंतु त्याने बलात्काराने तिची वेणी धरली तेव्हा हे रामा तपश्चर्या करणारी ती मुनिकन्या अतिशय क्रुद्ध झाली स्पर्शाने आपल्या देहाचा त्याग करण्याचे तिने निश्चित केले आणि शाप देण्याच्या उद्देशाने ती त्याला म्हणाली हे दुरात्म्या मी देहत्याप करून पुढील जन्मी तुझ्या करता भूतलावर अयोनी संभव अशी श्रेष्ठ स्त्री होईन असा शाप देऊन तिने तात्काळ देहाचा त्यागही केला कारण कामवासनेने युक्त अशा परपुरुषाचा देहाला स्पर्श झाला असताही तो अत्यंत दूषित होतो हा पतिव्रता धर्म पूर्वीपासून भरतखंडामध्ये प्रचलित आहे ती हि लक्ष्मीच्या अंशाने अवतीर्ण झालेली जानकी पुष्पमाला म्हणून मोहाने नागिण हरण करणाऱ्या एखाद्या पुरुषाप्रमाणे कुलाच्या नाशा करताच त्या रावणाने हरण करून नेली आहे हे ककुच्छ कुलोत्पन्न रामा त्या रावणाचा नाशा करता देवांनी जन्मरहित असलेल्या श्रीहरीची प्रार्थना केली असता त्याच्या अंशाने अजवंशामध्ये तुझा अवतार झाला आहे हे महापराक्रमी रामा धैर्यधर पतिव्रता धर्माविषयी परमतत्पर आणि तुझ्याच अधीन असलेली ती सीता रात्रंदिवस तेथे तुझे चिंतन करीत राहिली आहे स्वत इंद्राने कामधेनूचे दूध पात्रामध्ये घालून पिण्याकरता तिच्याकडे पाठवले तेव्हा ते अमृतुल्य दुग्ध तिने प्राशन केले ती कमलनयन सीता कामधनुचे दुग्ध प्राशन केल्यामुळे क्षुधेसंबंधी आणि तृषे संबंधी दुःखविरही झालेली आहे हे राघवा त्या रावणाच्या नाशाकरता मी आज तुला एक उपाय कथन करतो तू सांप्रत अश्विन महिन्यामध्ये श्रद्धा धारण करून देवीचे व्रत कर हे रामा नवरात्रोपवास करून पूर्वक, शास्त्रोक्त विधानाने भगवतीचे पूजन केले असता ती सर्व सिद्धी देते बलिदान करून जप करून तू हवन केलेस म्हणजे चांगला समर्थ होशील पूर्वी ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि स्वर्गामध्ये असलेला इंद्र ह्यांनी हे व्रत केले होते हे रामा सुखी पुरुषाने हे शुभ नवरात्र व्रत करावे संकटा सापडलेल्या पुरुषाने ते विशेषतः करावे हे काकुस्था विश्वामित्र भगु वशिष्ठ आणि कश्यप यांनीही व्रत केलेले आहे स्त्री हरण झाल्यावर गुरुनेत केले होते हे राजेंद्रा रावणाच्या वधाकरता तू हे व्रत अवश्य कर वृत्तनाशाकरता इंद्राने आणि त्रिपुरा नाशाकरता शिवानेही हे उत्कृष्ट व्रत पूर्वी केले असून नाशा करता मरुपर्वता विष्णूनही हेच केले हे का राहून, काही हे व्रत यथाविधी कर श्रीराम म्हणाले हे दयानिधे आपण सर्वज्ञ आहात ती देवी कोण तिचा प्रभाव काय आहे ती कोठून उत्पन्न झाली तिने नाव काय आहे तिचे नाव काय आहे तिचे व्रत कोणते हे आपण यथाविधी मला कथन करावे नारद म्हणाले हे रामा ऐक तर ती देवी सनातन आणि आद्यशक्ती आहे तिचे सर्वदा पूजन केले असता सर्व दुखांचा नाश करून ती सर्व मनोरथ परिपूर्ण करीत असते ब्रह्मादी सर्व जंतूंचे कारण तीच असून हे रघुवंश श्रेष्ठ तिच्या शक्ती वाचून चलन बलन करण्यास कोणीही समर्थ होत नाही विष्णूची पालनशक्ती माझ्या पित्याची कर्तृशक्ती आणि रुद्राची नाश शक्ती तीच असून परब्रह्मशक्ती ही तीच होय त्रैलोक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणतीही वस्तू असली तरी तिची शक्ती ती देवीच होय म्हणून तिची उत्पत्ती कोठून असणार ब्रह्मा विष्णू महेश्वर सूर्य इंद्र प्रभूती सर्व देव पृथ्वी आणि पर्वत या यापैकी जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा युगाचे पूर्वी ती निर्गुण आणि कल्याणी पूर्ण प्रकृती परमात्मा रूप पुरुषांशी संयुक्त क्रीडा करीत होती नंतर ती सुगुण होऊन प्रथम ब्रह्मादिकांना उत्पन्न करते आणि सर्व शक्ती त्यांना देऊन त्रैलोक्यास उत्पन्न करते तिचे ज्ञान झाले असता प्राणी जन्मरूप संसार बंधनापासून मुक्त होतो वेदा ही ती आद्य वेदकारिणी आणि परमविद्या अशी तीच आहे गुणकर्म भेदाने ब्रह्मादिकाने खरोखर तिची नावे असंख्य कल्पलेली आहेत म्हणून मी तुला काय बरे सांगू हे रघुनंदना अपशुज पर्यंत स्वरांचा आणि वर्णांचा संयोग केल्याने तिचीच असंख्य नावे होत असतात राम म्हणाले हे विप्रर्षे आपण थोडक्यात मला ह्या व्रताचा विधी सांगा म्हणजे मी आजच त्याप्रमाणे श्रद्धापूर्वक देवीचे पूजन करतो नारद म्हणाले हे रामा समुप्रदेशावर पीठ करून आणि त्या पीठावर जगदंबिकेची स्थापना कर नंतर तू यथाविधी नऊ उपवास कर हे भूपाला ह्या अनुष्ठानासंबंधाने तुझा आचार्य मी होईन कारण देवकार्य देवकार्यसिद्धीस मी ही प्रयत्न करणे अवश्य आहे त्या नारद मुनींच्या भाषणावर विश्वास ठेवून प्रतापी श्री हरी रामाने शुभपीठ बनविले त्या पीठावर अंबिकेची स्थापना करून त्याने तिचे यथाविधी पूजन केले नंतर लवकरच अश्विन मास प्राप्त झाला असता त्या श्रेष्ठ पर्वतावर रामाने उपोषित राहून ते उत्कृष्ट शारदीय नवरात्र व्रत केले नारद मुनीना संमत असलेले ते व्रत त्या उभयता उभय होम बलिदान आणि पूजन हे करून सिंह झालेल्या त्या भगवती देवीने अष्टमीचे दिवशी त्या मध्यरात्री त्या दोघांना दर्शन दिले पर्वत शिखरावर स्थित असलेली देवी त्यांच्या भक्तिभावाने संतुष्ट होऊन मेघासारख्या गंभीर वाणीने लक्ष्मण आणि रामांना म्हणाली हे पराक्रमी रामा मी आज तुझ्या व्रताने संतुष्ट झाले आहे म्हणून तुझ्या मनात जे असेल त्याविषयी तू नारायणाच्या अंशाने उत्पन्न झाला आहेस रावणाच्याच वधाकरता देवांनी तुझी प्रार्थना केली आहे पूर्वी मत्स्यरूप धारण करून त्या घोर राक्षसाचा तू वध केलास आणि देवाचे हित करण्याच्या इच्छेने वेदांचे रक्षण केलेस नंतर रूप स्वीकारून तू मंदार पर्वत धारण केलास आणि समुद्र मंथन करून देवांचे पोषण केलेस हे रामा नंतर वराहरूप धारण करून आणि दंताग्राने पृथ्वी उचलून तू हिरण्याक्षाचा वध केलास नंतर हे रघुवंशज रामा नारसिंह रूप स्वीकारून तू हिरण्यकश्यपूचा वध केलास आणि प्रल्हादचे रक्षण केलेस दैव कार्यसिद्धीच नेण्याकरता इंद्राचा तू कनिष्ठ भ्राता झाला धारण करून पूर्वी बलीचा छळ केला माझ्या विष्णूच्या अंशाने जमनग्निपुत्र झालास क्षत्रियांचा नाश करून द्विजांना पृथ्वीचे दान दिलेस त्याचप्रमाणे हे ककुत्सुकुलोत्पन्न रामा रावणाने सर्व देवांना अतिशय पीडा केल्यामुळे त्या देवांनी प्रार्थना केल्यावरून तू सांप्रत दशरचा पुत्र झाला आहेस हे पुरुष श्रेष्ठ महाबलाढ्य शक्तीने युक्त असे हे कपी तुला सहाय्य करतील तुझ्यापेक्षा लहान असलेला हा तुझा भ्राता लक्ष्मण शेषाचा अंश आहे हाच रावण नाशक होईल हे निष्पा प्रामा तू मुळीच मनामध्ये संशय आणू नको आता वसंत ऋतू मध्ये तू तु अतिशय श्रद्धेने माझे पूजन कर म्हणजे तू पापी रावणाचा वध करून यथे राज्य करशील हे रघुवंशेपर्यंत तू भूतला राज्य करून पुनरपी स्वर्गाला जाशील असे सांगून देवी अंतर्धान पावली रामाने मनामध्ये प्रसन्न होऊन ते व्रत संपूर्ण केले दशमी दिवशी विजयापूजन करून आणि अनेक दाने देऊन त्याने तेथून प्रयाण केले नंतर वानराधिपतीच्या सैन्याने युक्त प्रकट झालेल्या परमशक्तीने प्रेरित काम आणि प्रख्यात कीर्तीने युक्त असा लक्ष्मणासह असलेला तो लक्ष्मीपती राम दक्षिण समुद्र तिरी जाऊन पोहोचला समुद्रामध्ये सेतू बांधून तो समुद्राच्या परतीरी असलेल्या लंकेत गेला आणि त्याने देवशत्रू रावणाचा वध केला देवीचे हे उत्कृष्ट चरित्र जो पुरुष भक्तीने श्रवण करतो तो ह्या लोकी विपुल भोग भोगून परमपदाला प्राप्त होतो इतर पुराणे विस्तृत आणि पुष्कळ आहेत परंतु ती ह्या श्रीमद भगवताची बरोबरी करणारी नाहीत असे माझे मत आहे अध्याय तिसावा समाप्त स्कंध तिसरा समाप्त